प्रज्ञान प्रज्ञाम ब्रक्यात ज्या प्रज्ञा सोबत एक मानलेले आहे त्या प्रज्ञा शब्दाचा प्रज्ञाम कुरवीत ब्राह्मण तत्व मशी श्वेतकेतो या वाक्यात ज्या ब्रह्मासोबत एक्याची शिकवण दिली गेली आहे त्यासंबंधी बृहतार बृहदारण्य को उपनिषदा अशा प्रकारग्यम विदिव समो अथ ये एकदर कारगि विदिवक प्रैति स ब्राह्मण तत्वसी प्राप्त-व्यक्ति ून ब्राह्मण होतात अहम ब्रह्माची प्रतिष्ठा आहे ती विद्या जर शेवटी भक्ती रूपिणी अशा विद्येस इशोपनिषेदात हेय मानले गेले आहे अंध तम अंधतम तम प्रवशन्ती ये अविद्यामुपासते तो भूय इव ते तू विद्याम रत अर्थात अविद्याची उपासना करून जो आत्म्याचे जाणत नाही तो घोर अंधकारात प्रवेश करतो जे अविद्येचा परित्या करतात परंतु जीवास चितकण न जाणून ब्रह्म मानतात ते त्याहूनही अधिक अंधकारात प्रवेश करतात बाबा वेदशास्त्र अपार आहेत प्रत्येक उपनिषदाच्या प्रत्येक मंत्राचा वेगवेगळ्या विचार करून विचार करून पुन्हा त्या सगळ्यांचे सम समष्टीगत विवेचन केल्याने वेदांचा यथार्थ अर्थ जानला जाऊ शकतो प्रादेशिक वाक्यास घेऊन ओढा ताण केल्याने एक ना एक उमत तर बाहेर येणारच म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी वेदांचे सर्वांगीण विवेचन करून जीव आणि जडाचा श्रीहरीशी युगपद भेदाभेद रूप अचिंत्य परमतत्वाचा उपदेश केला आहे व्रजनात अचिंत्य भेदाभेद तत्व वेदविहित मत आहे यास वेद प्रमाणासोबत योग्य रीतीने समजावून सांगण्याची कृपा करावी बाबाजी सर्व खल्विदं खलविद्रमे वेद सर्व सदैव दमग्न, दसीत एकमेव द्वितीयम एव सदेव भगवान वरण्यो योनी स्वभावनधीतिष्टते क इ अनेक मंत्र आहेत ज्या अभेदाचे प्रतिपादन होते आता वेद समर्थक मंत्र ऐक ओम विद्यान, विद्यान परम, महात्मन, विभू महात्मन मत्वाधीरो नोचती सत्यम ज्ञान म्हणंत ब्रह्म यो वेद निहित गुहेम सुअश्रुते सर्वाण काम सह ब्रह्मणा विपशिता परित्त यो नस्थित तेनेदम सर्वं, प्रधान क्षेत्रपतिश गणेश आत्मा विवृणुते तणु स्वाम तमाहुर् ग्र, ग्रय पुरुष महात्म यथा तथ्यो तो अर्थान व्यदध्या नैत्येदक विद्या तू यदक्षि अस्तवादमग्र आसित ततो वै सजायत सदजायत त, त, तदात्म मान स्वयं कुरूत तस्मा तत् सुकृत मुच्यत इती। सर्वरुदेत ब्रह्या, चतुषात अयम आत्मा सर्वे मधु इत्यादी असंख्य असंख्य वेदवाणींनी नि नित्यभेद सिद्ध आहे वेदशास्त्र सर्वांग सुंदर आहेत वेदांचे कुठले अंग परित्याग करण्यासारखे नाही नित्यभेद सत्य आहे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 त्याचा सम्यक अर्थ समजण्यास आपण असमर्थ आहोत म्हणून वेदांताची अवज्ञा करू नये नैशा तर्केन सुवेती नेद च या, या श्रुती मंत्राद्वारे हे स्पष्ट सांगत आहेत की परमेश्वराची शक्ती अचिंत्य आहे त्यात युक्तिवाद लावू श्री महाभारतात म्हणतात पुराण मानव धर्मेदिक सुविमल तत्व आहे जीवांच्या चरम प्रयोजनाच्या दृष्टिकोनातूनही अचिंत्यभेदाच्या अतिरिक्त कुठलाही सिद्धांत दिसत नाही अचिंत्य भेदाभेद स्वीकार स्वीकारल्याने भेद प्रतिती नित्य होईल या शिवाय जीवांचे श्रेष्ठ प्रयोजन प्रीती कशा कशाही प्रकारे सिद्ध होत नाहीत प्रीतीचे श्रेष्ठ प्रयोजन आहे याचे प्रमाण वाय बाबा आहे बाबाजी वेदांमध्ये म्हटले गेले आहे प्राण हेश यह सर्व भूतर्विभाती विजानन विद्वान भवते नाती आत्मकी क्रीड आत्मरती क्रिया वाणेश ब्रह्म विधां अर्थात ब्रह्मभीतांमध्ये ब्रह्माच्या जाणकारांमध्ये श्रेष्ठ पुरुष आत्मरती आणि आत्मक्रिय होऊन प्रेमाच्या क्रियेद्वारे लक्षित होतात ती रतीच प्रीती आहे ब्राह्मार बृहदारकोनिशित मध्ये म्हणतात न वा अरे सर्वस्य कामाय सर्व प्रियम मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती उक्त मंत्राद्वारे हे जानले जाऊ शकते कि प्रीती जीवाचे मुख्य प्रयोजन आहे बाबा वेद आणि श्रीमद भागवत आदी पुराणांमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत क्यो हे मान्यात कह प्राण्यात यश आकाश आनंदो नसत्यात एश हे व्याव नंदयती तैती रियो उपनिषद आनंद प्रीतीचा पर्या पर्यारपाची शब्द आहे जीव मात्र आनंदाकरता चेष्टा करतात मुमोक्षु व्यक्ती मोक्षासच आनंद मानतात म्हणूनच ते मोक्षा करीता वेडे होतात भोगी भुभुक्ष व्यक्ती विषयभोगास आनंद समजतात म्हणूनच हे लोक विषयभोगांच्या मागे मागेच धावत राहतात आनंद आशाच त्यांना त्या त्या कार्यामध्ये प्रवृत्त करीत असते भक्त देखील कृष्ण सेवानंदान करता प्रयत्नशील आहेत म्हणून सर्व प्रकारचे लोक प्रीतीचा शोध घेत असतात इतकेच काय तर ते प्रीती करिता शरीरही सोडण्यास तयार असतात सिद्धांत हा आहे की प्रीती सर्वांचे मुख्य प्रयोजन आहे यास कुणीही अस्वीकार करू शकत नाही मग तो नास्तिक असो वा आस्तिक कर्मी असो वा ज्ञानी सकाम असो परंतु अन्वेषण केल्याने भेटेल असेही नाही कर्मवाद स्वर्गसुखास प्रति प्रीतिपद समजतात कर्मवादी स्वर्गसुखास प्रीतिपद समजतात परंतु क्षीणे पुण्य मरते लोकम विषंती यात नुसार जेव्हा स्वर्ग लोकातून स्वर्ग लोकातून च्युत होतात तेव्हा ते आपली चूक जाणतात मनुष्य लोकात धन पुत्र, यश आणि बनतीचा कल्पना करतात स्वर्गसुख स्वर्गातून अधपती अध अधपतीत होताना ते स्वर्गापेक्षा उन्नत सुखांकडे सन्मानपूर्वक पाहतात जेव्हा ते जाणतात कि मर्त्य लोक स्वर्गलोक वा ब्रह्मलोकापर्यंतची सारी सुखे अस्थायी आणि अनित्य आहेत तेव्हा ते या सुखांपासून पर परंतु निर्वाण पाहतात तेव्हा ते शोध घेतात ज्या योग्य प्रीती व आनंदास प्राप्त करू शकतील निर्भेद ब्रम्हनिर्वाणात आनंद वा प्रीतीची संभावना कुठे आहे तेथे आनंदाचा अनुभव कोण करील जेव्हा माझा मीच राहत नाही तेव्हा मग ब्रह्माचा अनुभव कोण करणार ब्रह्म आनंद असूनही भुक्त्याच्या अभावात निरर्थक आहे या दशेमध्ये आनंद आहे वा नाही या विषया संबंधी सिद्धांताचे प्रयोजनच काय राहिले मीच्या च्या मी च्या नशे माझेही अस्तित्व लोप झाले माझे आणखीन राहिलेच काय ज्यातून सुख व आनंद आहे व नाही याचा अनुभव मिळू शकेल मी नाही तर काहीच नाही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 तीच प्रीती नित्य आहे शुद्ध जीव नित्य आहे शुद्ध शुद्ध कृष्ण देखील नित्य आहेत आणि शुद्ध प्रीती सुद्धा नित्य आहे म्हणूनच अचिंत्य भेदाभेद स्वीकृत झाल्याने प्रेमाची नित्यता सिद्ध होते प्रीती अनित्य होऊन जाते आणि त्याची सत्ता लुप्त होते म्हणूनच समस्त शास्त्रामध्ये अचिंत्य भेदाभेद रूप अचिंत्य भेदाभेद रूप सत्यसिद्धांताची स्पुष्टी केली गेली आहे या व्यतिरिक्त सर्ववाद वाद केवळ मतवाद आहेत ब्रजनात प्रेमतत्वाचे चिंतन करता करता परमानंदात विभोर होऊन घरी परतले अठरावा अध्याय समाप्त